स्कंद अकरावा अध्याय चौथा रुद्राक्षाचे प्रकार नारद म्हणाले हे मुने म्हणाले का पूर्वी षडननाने प्रश्न केला होता तेव्हा भगवान ईश्वर म्हणाले हे षणमुखा तुला थोडक्यात गोष्ट सांगतो पूर्वी त्रिपूर दैत्य अजिंक्य झाला त्याने सर्व देवांचा पराभव हो केला सर्व देवांनी ही वार्ता मला सांगितल्यावर मी त्रिपुरासाठी अमोग अस्त्र काढले ते देवमय तेजस्वी झळकणारे घोर असते तेव्हा माझ्या व्याकुळ नेत्रातून जलाचे थेंब पडले त्या अश्रुतून रुद्राक्षाचा महावृक्ष झाला ते अडतीस प्रकारचे होते सूर्याच्या नेत्रापासून विविध वर्णी बारा चंद्राच्या नेत्रातून श्वेतभरणी सोळा अग्निच्या नेत्रातून दहा प्रकारचे काळे असे रुद्राक्ष झाले शेतवर्णी रुद्राक्ष ब्रम्हत्येचे पातक नष्ट होते द्विमुखी देव आणि देवी संज्ञक असून दोन प्रकारच्या पातकांचा नाश करतो त्रिमुखी अग्निस्वरूप असून स्त्री हत्येच्या पापापासून मुक्त करतो चतुर्मुखी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाप्रमाणे असून नरहत्येचा नाशक आहे पंचमुखी हा स्वतःच रुद्र आहे त्याला प्राणी मुक्त होतो सहा मुखांचा रुद्राक्ष कार्तिकेय असतो तो उजव्या हातात धारण केल्यास ब्रम्ह हत्येसारखी सर्व पापे नष्ट होतात अनंग नावाचा सप्तमुखी रुद्राक्ष सर्वश्रेष्ठ होय त्यामुळे सुवर्ण चोरी इत्यादी पातके नाहीशी होतात अष्टमुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष विनायक आहे अन्न कापूस सुवर्ण अगम्य गमन वगैरे सर्व पातके नाही मरणोत्तर उत्तम पदाची प्राप्ती होते अष्टवक्र रुद्राच्या ठिकाणी हे सर्व गुण आढळतात नवमुखी भैरव रुद्राक्ष डाव्या बाहून धारण करावा तो माझ्याप्रमाणे समर्थ होतो हजारो भ्रुणूहत्या शेकडो ब्रम्हत्या त्यामुळे तत्काळ नष्ट होतात दशमुखी रुद्राक्षेकडो वाजपेय आणि हजारो गोदाने इत्यादींचे फल मिळते बारामुखी रुद्राक्ष कानात धारण केल्याने आदित्य संतुष्ट होतो गोमेध अश्वमेध यज्ञांची फळे प्राप्त होतात त्याला श्रिकाही प्राप्त होत नाही प्रमाणे आहे तो सर्व कामना पूर्ती करतो त्यापासून सर्व भोग प्राप्त होतात चौदा मुखी रुद्राक्ष मस्तकी धारण करावा कारण तो शंकराचा पिंड होय असे शंकराने रुद्राक्षांचे वर्णन केले या रुद्राक्षांची देवही नित्यपूजा करतात एक रुद्राक्ष मस्तकी सव्वीसांची मस्तकावरील माला करावी पन्नास रुदही धारण करावेत कालाक्ष रुद्राक्ष बाहूत बांधावेत अर्काक्ष मनगटात बांधावेत सव्वीस पन्नास एकशे अशी माला घेऊन जग केल्यास अनंत फल मिळते हे षणमुखा एकशे रुद्राक्षांची माला धारण केल्यास अश्वमेधाचे फल मिळते आणि त्यामुळे एकवीस कुळांचा उद्धार होतो त्याला शिवलोकी मान्यता मिलते अध्याय चौथा समाप्त